श्लोकार्थ अर्जुना दैवी संपत्तीचा आश्रय केलेले महात्मे तर मी भूतांचा आधी व अविनाशी आहे असे जाणून एकनिष्ठेने मला भसतात ज्या साधूंच्या निर्मळ अंतकरणात मी क्षेत्रसन्यासी होऊन वास करतो व जे निजले असताही वैराग्य हे ज्यांची सेवा करते म्हणून ज्यांना स्वप्नात सुद्धा विषय वासना होत नाही ज्यांच्या सद्वासनेत धर्म राज्य करतो ज्यांना अधर्माची इच्छा सुद्धा होत नाही व ज्यांचे मन नेहमीचाराला प्राप्तीने तृप्त झाले व शांतीला नवीन पालवी फुटल्याप्रमाणे शांत झाले जे ब्रह्माच्या रूपांतराला कोंब निघाल्याप्रमाणे वो व जे धैर्य रूप मंडलाचे खांबच होत त्याचप्रमाणे जे आनंद समुद्र बुड़वन काड़े कुंभाप्रमाण ओतप्रोत भर लेना ले भक्ति की इतकी योग्यता वाटते कि ते मोक्षाला मागेसर अनता व ज्यादा सहज लील नीति जागृत दर्व अवयव शांतिरूप अलंकार घंद्रििया विषयावर कभी ही वचना जान नहीं व ज्या आप चित्ता की मज सर्वकाला घवसणी के लिए जे महत्मे ते भगवत भक्तीला अनुकूल असणाऱ्या सात्विक प्रकृतीचे भाग्यच होत ते माझ्या सर्व स्वरूपाला जाणतात आणि वाढत्या प्रमाणे ते महात्मे मला भजतात पण त्यांच्या धर्माने द्वैताला स्पर्श सुद्धा केलेला नसतो अर्जुना अशा प्रकारे जे मदरूप होऊन माझी सेवा करतात त्यांच्या त्या सेवेची आश्चर्यकारक गोष्ट सांगायची राहिली ती आहे <coughs> श्लोकार चौदावा सर्वदा भक्तियुक्त असलेले आणि जे स्वीकारले असेल ते नेटाने चालवणारे जे ते महात्मे सतत माझे कीर्तन करून इंद्रिय दमन करून आणि नमस्कार करून माझी उपासना करतात तरी हरिकीर्तनाच्या प्रेमाने ते नाचतात त्यामुळे प्रायश्चित्ताचे सर्व व्यापार नाश पावले व त्या कीर्तनाने पापाचे नाव देखील राहू दिले नाही यम म्हणजे मनोनिग्रह व दम म्हणजे इंद्रिय निग्रह यांना निकृष्ट दशा आणली तीर्थे आपापल्या जागांवर उठून लावली व यमलोकचे सर्व व्यापार बंद पाडले यम म्हणू लागला की कोणाचे नियमन करावे दम म्हणाला कोणाला झिंकावे व तीर्थे म्हणू लागले आम्ही कशाचे क्षारण करावे कारण दोष औषधाशी उरले नाही या नाम सर्व जगती नहीं होता अमृताशि प्राणी जीवन से रक्षण करता व योग साधनाशिवा धड़धड़ीतर मोक्ष दाख पर राजात व रंग अंतर मानी नहीं व लहान थोर जाने जगाला सरसकट आनंदाचे माहेर फर होतात वैकुंठासने सर्व जग पवित्र केले साधूंचे ते, -ते सूर्याप्रमाणे निर्मल आहे परंतु त्या सूर्यातही तो असतास जातो हा दोष आहे चंद्रासारखे म्हणावे तर तो एखाद्या वेळेसच पूर्ण असतो परंतु हे साधू नेहमी पूर्णत्वास पावलेले यांचे औदार्य मेघाप्रमाणे मनावे, तर तो ओसरतो म्हणून उपमा देण्यास योग्य होत नाही तर हे साधू निशंकपणे पंख असणाऱ्या सिंहाप्रमाणे होत ज्या माझ्या नावाच्या मुखाने एकदा उच्चार होण्याकरता सहस्रजन्म माझी सेवा करावी लागते ते माझे नाव ज्यांच्या वाचे कौतुकाने नाचत असते ज्या माझ्या नावाचा असा महिमा आहे तो मी वैकुंठलोकीही नसतो एखाद्या वेळी सूर्यमंडळातही दिसत नाही इतकेच नव्हे तर योग्यांच्याही मनाचे उल्लंघन करून जातो परंतु हे पांडवा जरी मी कोठे सापडलो नाही तरी जे माझ्या नावाचा सतत घोष करतात त्यांच्याजवळ सापडायचंच ते माझ्या गुणाने इतके तृप्त झालेले असतात की ते देशकालाला विसरून मन मन नामस सं, नामसंकीर्तनाच्या आपल्या ठिकाणीच सुखी झालेले असतात कृष्ण विष्णू हरी, गोविंद या शुद्ध नावाच्या कवितेने आत्मानात्म विचार करून ते माझे सतत नामस्मरण करतात हे पंडू कुमारा अशा प्रकारे आणखी पुष्कर तर माझे गुणांत कोणी जगतात हिंडतात अर्जुना मग दुसरे कित्येक पंचप्राण व मन यांना अंतरयामी जिंकून जयपत्र मिळवतात बाहेरून यमनयमांचे कुंपण लावून आत मूळ बंधाचा कोट तयार करतात व त्यावर प्राणायम रूप सतत चालू असणाऱ्या तोफा ठेवतात मग कुंडलीने ऊर्धमुख होऊन तिच्या प्रकाशाने मन व प्राण यांच्या अनुकूलतेने प्रत्याहार हा मोठ्या पराक्रमाने कामक्रोधादी विकारांचा परिवारासह फडशा करतो आणि इंद्रिये बांधून हृदयात आणतो इतक्यात धारणारूप घोडेस्वार हल्ला करून पंच महाभूतांचे ऐक्य करतात व संकल्पाचे चतुरंग सैन्य नाहीसे करतात नंतर जय जयकार शब्द होतो हो ध्यान ध्यानरूपी नवब बाजू लागून एक रूपतेचे मागावून समाधी रूप लक्ष्मीचा अखंड आत्मानुभव रूपी राज्यसुखाच्या ब्रह्मरूप ऐक्यतेने पट्टाभिषेक होतो हे अर्जुना असे ते माझे कठीण भजन ते कोण करतात तुला सांगितले आता याशिवाय दुसरे भजन करणारे कोण आहेत ते एक वस्त्राच्या दोन्ही पदरापर्यंत आडबा व उभाज भरलेला तंतुज असतो त्याप्रमाणे माझ्याशिवाय हे जगत दुसरे कशानेही व्यापलेले नाही अशी त्यांची समजूत आहे ब्रह्मदेव एका बाजूस व दुसरे बाजूस पिलीट धरून ती मध्ये माझ्या स्वरूपाशिवाय दुसरे काही नाही असे ते समजतात मग लहान व मोठे सजीव निर्जीव असा भेद न करता जे जे वस्तू दृष्टीस पडेल ती मद्रुपत आहे अशा सर्व भावाने ते जीव मात्राला नमस्कार करतात आपला मोठेपणा विसरून पुढे येणारी वस्तू योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे न जाणता सरसकट सर्व वस्तूला नमस्कार करणे हेच त्यांना आवडते ज्याप्रमाणे पुष्कळ उंचीवरून पडणारे पाणी एकदम सहज असे येते त्याप्रमाणे जो प्राणी दृष्टीस पडेल त्यास नमस्कार करणे असा त्यांचा स्वभावच बनतो कि फरले फांदी जी सहज भूईला लविप्रमा देश प्राणी मतु नमस्कार करेहमी गर्वरहित नम्र वो नम्रता ही संपत्ति जय जय मंत्राने मजा ठिका अपनी सर्व कर्मे अर्पण करता नम्र होता होता मनाप मना विचार रहते नहीं मीच हो अशा प्रकारे मदरूप होऊनही निरंतर माझीच उपासना करतात अर्जुना अशा प्रकारे ही श्रेष्ठ भक्ती तुला सांगितली आता जे माझी ज्ञान यज्ञान हे भक्ती करतात ते कोणते भक्त त्याऐिक परंतु हे किरीटी त्यांची भजन करण्याची शैली तुला माहीत आहेच व त्याबद्दल आम्ही पूर्वी वर्णन केले आहेच तेव्हा अर्जुन म्हणाला होय हा ईश्वरी प्रसादच आहे तथापि अमृताचे सेवन करणारा त्याने कधी पुरे म्हणवते का तेव्हा अर्जुनाचे हे ते बोलणे ऐकून हा कार्य साधू आहे असे पाहून श्री अनंत चित्तात संतोष पाहून डोलू लागले आणि म्हणाले पार्था बाकी सांगितलेली गोष्ट पुन्हा सांगणे हे अप्रासंगिकच पण तुझी ऐकण्याची उत्कंठा पाहून मला सांगणे भाग पडते तेव्हा अर्जुन म्हणाला तुम्ही म्हणता अशी गोष्ट नाही पहा की चकोर पक्षाची तहान भागवण्याशिवाय चंद्राला इतर काही कर्तव्य नाही की काय जगाला शांत करणे हा त्याचा स्वभावच आहे एरवी चकोर पक्षाने आपल्या गरजेकरता ज्याप्रमाणे चंद्राकडे चोच करावी त्याप्रमाणे आम्ही आपली जेवढी विनंती करावी तेवढी थोडीच आहे कारण देवा आपण गयेते सागर आहात मेघ हा आपल्या थोरपणाने जगाचे दुःख निवारण करतो त्या, त्या, त्या, त्या, त्या, त्या मोठ्या वर्षावाच्या मानाने पाहिल्या असता चातकाची तहानती केवढी असणार परु एक भरने की इच्छा तरी ज्याप्रमा गंगेत जावे लगते आम जा आम्हाला की इच्छा थोड़ी कि बहुत असली तरी देवा आता संग सुर करी वेस देव मना अर्जुना आता तुझे बोलने राहू दे आम जो सतोषाला हैपेक्षा तू स्तुति करो वढ़ेल से ही नहीं परंतु तू ज्याप्रमा लक्ष दे एवडा वे ऐकलेस तसेच लक्ष देव आम्स बोलनेस मेजबान ही कर पुढ़े तसेच ऐ अशा रीतीने श्रीहरिनी अर्जुनास मान देऊन बोलण्यास सुरुवात केली श्लोकार रूपाने, रूपाने व बहुत प्रकाराने सर्वतोमुख असा जो मी त्या माझी उपासना करतात ज्ञान लक्षण कोणते म्हणशील तर ज्या ठिकाणी ब्रह्माचे बहुत प्रकारचे होणे म्हणजे आदी संकल्प हाच पशु मग पंचमहाभूतांचे दे विशेष गुणते अथवा पाच इंद्रिये आणि पंचप्राण हेच यज्ञाचे साहित्य ब्रह्मा ब्रह्माविषयी जे अज्ञान तेच घृत हे बलाठे अर्जुना त्या यज्ञात मन आणि बुद्धी ही दोन कुंडे असून या दोन कुंडात ज्ञानरूपाग्नी प्रदीप्त केला जातो सुख व दुःख यांचे ठिकाणी जी समता तीच वेदिका म्हणजे यज्ञकुंडाच्या सभोवते असलेला परी आत्मानात्म विचार करण्याविषयी जे बुद्धीची कुशलता तेच यंत्रातील मंत्र होत शांती ही स्त्रुक व स्त्रुआ नवाजी हवन पात्रे व हो। जीव आ यज्ञ करणार होत तो यज्ञ करणारा जीव अनुभव रूप पात्राने ब्रह्माच्या विचाररूप महामंत्राने ज्ञानरूप अग्निहोत्र कर्माने जीव व ईश्वर यांच्या भिन्नपणाची आहुती देऊन तो भेद नाहीसा करतो त्यावेळेस अज्ञान नाही से होऊन यज्ञ करणारा व यज्ञक्रिया ही जागते जागीच राहतात नंतर आत्मानंदरसात जीव यजमानाचे अभृद स्नान होते तेव्हा पंचमहाहुते शब्द स्पर्श इत्यादी विषय व इंद्रिये ही वेगळा आहेत असे म्हणत नाही व ब्रह्माशी तारात्म्य झाल्यामुळे सर्व एक आहे असे तो जाणतो अर्जुना ज्याप्रमाणे झोपेतून जागा झालेला मनुष्य म्हणतो की स्वप्नात पाहिलेली चित्र चित्रविचित्र सेना झोप लागल्यामुळे मीत झालो होतो ना आता जी सेना पाहिली होती ती सेना नव्हती ती मीथ झालो होतो अर्जुना प्रकारे अशा, अशा प्रकारे त्या पुरुषाला जग एक रूप असते मग तो जीव मी आहे अशी आठवण विसरतो व ब्रह्मदेवापासून तृणापर्यंत आत्माच भरलेला आहे असे मानतो अशा प्रकारे ज्ञान ऐक्य पाहून कितेक मला भसतात दुसरा माझे भजन करणार असे समजतो की जगातील जे सर्व पदार्थ सर दिसतात ते अनादे आहेत निराळे आणि त्यांची नावे व रूपे ही निराळी म्हणून जग हे जरी भिन्न वस्तूंनी भरलेले आहे तरी त्या वस्तूंचे जे अधिष्ठान त्याच्या ज्ञानाबद्दल त्यांचे मनात भेद नसतो ज्याप्रमाणे अवयव जरी निराळे आहेत तरी ते एकाच देहात आहेत किंवा फांद्या जरी लहान मोठ्या असल्या तरी त्या एका पुष्कळ किरणे असून नावे व स्वभाव पुष्कळ आहेत तरी भूतामध्ये माझे ऐक्य आहे असे ते जाणतात हे पांडवा अशा रीतीने सर्व भूते वेगळी आहेत असे जाणून जे उत्तम असा ज्ञान यज्ञ करतात व जे जाणते असल्यामुळे त्यांच्या ज्ञानाच्या ठिकाणी भिन्न भाव उरत नाही किंवा जेव्हा व ज्या ठिकाणी जे जी जी जी वस्तू पाहतात त्यात माझ्यापासून दुसरे काही नाही असा ज्यांच्या मनाचा निश्चय असतो हे पहा पाण्यावरील बुडबुडा जिकडे जातो तिकडे पाणी म्हणून त्याला एकच आहे मग तो नाहीसा झाला अथवा राहिला तरी तो पाण्यातच असतो किंवा वाऱ्याने मातीचे कण उंच उडाले तरी त्यांना काही पृथ्वीपणा वेगळे केले जख केले नाही आणि पुन्हा जरी ते खाली पडले तरी ते पृथ्वीवरच त्याचप्रमाणे पाहिजे तेथे पाहिजे त्या भावनेने पाहिजे ते हो अथवा न हो परंतु ते सर्व मीच आहे अशी ज्यांचे मनाची वृत्ती होऊन गेली आहे अर्जुना माझी जेवढी व्याप्ती आहे तेवढा त्यांचा ते अनुभव आहे आणि याप्रमाणे पुष्कळ व्यक्तीत जरी वागले तरी ते मध्रुपद झालेले असतात हे धनंजय या सूर्यबिंब पाहिजे त्याने पाहिले असता त्याच्या समोरच ते दिसते त्याप्रमाणे ते ज्ञानी नेहमी जगाच्या समोरच असतात अर्जुना त्यांच्या ज्ञानाला आत बाहेर असा भेद नाही ज्याप्रमाणे वायू हा आकाशात सर्वत्र भरलेला आहे ज्या त्याप्रमाणे मी जेवढा संपूर्ण आहे तेवढा त्या त्यांच्या सद्भावाच्या मापास उतरतो म्हणून हे पांडवा त्याने भजन न करता माझे भजन केल्याप्रमाणे होते एरवी भरलेला मे सर्वत्र भर है। परंतु कोण पर कोठे उपासना करीत नहीं परंतु एक पूर्ण ज्ञानाशिवा अज्ञाज मी प्राप्ति हो योग्य ज्ञान यज्ञाने यज्ञ कर जे मैं उपासना करता भक्त तुला संगित सदा सर्वकाली जी जी कर्में होता ती सर्व बाजु मेरा सहज पावत परंतु हे मूर्खा समझत नसा मुझे प्राप्त होत नहीं श्लोकार्थ सोवा अग्निहोत्राधिक श्रौत्र यज्ञ वैश्वदेवादी स्मारांना हवन कर्म <coughs> ते ज्ञान झाले असता मुख्य वेद मीच आहे त्यात विधी अनुष्ठान जे सांगितले आहे तो ऋतु मीच मग हे पांडवा त्या यज्ञ विधानापासून प्रकट होणार दो यथा यथाविधी यज्ञ तोही मीच आहे देवास हवी देण्याचा मंत्र मी पितरासही हवी देण्याचा मंत्र मी सोमवल्ली वगैरे नाना प्रकारच्या औषधी मी धृत समीधा मी मंत्र मी होमद्रव्य मी ऋत्विज मी ज्यात हवन करायचे त्या अग्नीही माझे स्वरूप आहे आणि अग्नीत हवन करण्याच्या ज्या ज्या वस्तू त्याही मीच आहे श्लोकार्थ सतरावा या जगाचा माता पिता प्राण्यांना कर्मफल देणारा ब्रह्मदेवाचा पिता दान्याची योग्य वस्तू जगताला पावन करणारी वस्तू प्रणव आणि ऋग्वेद व यजुर्वेद मीच आहे हे पहा ज्याच्या अंगसंगाने अष्टांग प्रकृती ही जगास प्रसरते तो जगत मी अर्धनारी नटेश्वर स्वरूपात ज्याप्रमाणे पुरुष तोच स्त्री व स्त्री तोच पुरुष असतो त्याप्रमाणे स्थावर जंगमाची माता ही मी आणि उत्पन्न झालेले जग ज्या ठिकाणी राहते वो ज्याच्या योगाने प्राणी मात्राचे रक्षण होते त्यांनी संशय माझ्याशिवाय होत नाही <coughs> प्रकृती व पुरुष ही दोन्ही ज्याच्या अंतकरणोपा उपाधीरहित स्वरूपात म्हणजे निर्गुणात उत्पन्न होतात व तो या विश्वाचा आजा त्रिभुवनात मीच अर्जुना सर्व ज्ञानाच्या वाटा ज्या गावात येऊन मिळतात वो चारी वेदांच्या चव्हाट्यावर ज्याला वेद्य असे म्हणतात ज्या ठिकाणी पुष्कळ प्रकारचे मते ऐक्यते झाले शास्त्रांची एकमेकाशी ओळख झाली व चुकलेली ज्ञाने जेथे एकत्र मिळाले असे जे स्थान त्याला पवित्र असे म्हणतात हे बहा ब्रह्मबीजाला परा पश्चंती मध्यमा वैखरी या चार वाचा हेच अंगूर फुटल्यावर त्यांचे मंदिर जो ओंकार तोही मिस होय ज्या ओंकाराच्या पोटी अ उ अ म असे अक्षरे उत्पन्न होतात व जी उपजल्याबरोबर तीन वेद उत्पन्न झाले म्हणून रुप यजू व साम हे तिन्ही वेदही मिज व त्याप्रमाणे वेदांची वंश परंपराही होय असे श्रीकृष्ण म्हणाले <coughs> श्लोकार्थ अठरावा कर्मफलं जगाते पोषण करणारा स्वामी साक्षी वस्तिस्थान शरणागतांचा रक्षक अनपेक्ष मित्र जगताची उत्पत्ती लय स्थिती निधी आणि अविनाशी बीज मी आहे हे सर्व स्थावर जंगम विश्व ज्या प्रकृतीच्या हात भरलेले आहे ती प्रकृती श्रमली असता ज्या ठिकाणी विश्रांती पावते ते उत्तम स्थान मी आणि ज्याच्यामुळे ही प्रकृती वास्ते, ज्याच्या आश्रयाने विश्व प्रसवते मदो जो प्रकृतीच्या निमित्याने सत्व रज तम या गुणांचा उपभोग घेतो तो, तो विश्वलक्ष्मीचा पती मीच आणि अर्जुना सर्व त्रैलोख्याचा स्वामी मीच आकाशाने सर्व ठिकाणी असावे वायुने क्षणभर देखील स्वस्थ राहू नये अग्नीने जाळावे मेघाने वृष्टी करावी पर्वताने आपली जागा सोडू नये समुद्राने आपली मर्यादा ओलांडू नये व पृथ्वीने सर्व भूतांचा भार वाहावा ही आज्ञा माझी आहे मी बोलवल्याने वेद बोलतात मी चालवल्याने सूर्य चालतो सर्व जगाचा चालक जो प्राण तोही मी हलवल्याने हलतो आणि मीच आज्ञा दिली असता भूताना काळग्रासतो अर्जुना याप्रमाणे हाच सर्व ज्याची आज्ञाधारक असून आपापली कामे करतात असा जो समर्थ तो जगाचा नाथ मीच व आकाशाप्रमाणे सर्व ठिकाणी असून साक्षीभूत असणारा तोही मीच हे पांडवा याप्रमाणे या, या नामरूपाने जो सर्वत्र भरलेला आहे आणि तो आपणच नामरूपांचाही जिव्हाळ आहे ज्याप्रमाणे लाटा पाण्यातच उत्पन्न होतात आणि लाटातही पाणी असते ज्या त्याप्रमाणे जग माझ्यात व मी जगात आहे जो मला एकनिष्ठपणे शरण येतो त्याला जन्ममरणापासून मी मुक्त करतो म्हणून शरणागताचे रक्षण करणारा एकटा मीच आहे प्रकृतीच्या वेगळ्या गुणाने मी एक असून जगातील प्राणीमात्रात प्राणरूपाने समुद्र किंवा हा नाला असे न म्हणता सूर्य सर्व ठिकाणी प्रकाशित होतो त्याप्रमाणे ब्रह्मापासून टिळ टिळटापर्यंत प्राणीमात्राला आवडता म्हणून जो आहे तो मीच तिल, हे, हे पांडवा या त्रिभुवनाचे जीवन आणि उत्पत्ती स्थिती लय ह्या तिन्ही अवस्थास जो मूळ तो मीज बीजापासून वृक्ष व शाखा उत्पन्न होतात पुढे ती झाडे बीजात समावेश पावतात त्याप्रमाणे आदिसंकल्पापासून सर्व जगाची उत्पत्ती होऊन पुन्हा ते जग आदिसंकल्पातच लय पावते असे अव्यक्त वासनारूप जगाचे बीज जो संकल्प त्याला कल्पांती जेथे राहण्यास ठिकाण मिळते ते मीज जेव्हा निराकार स्वरूप प्रकट होते तेव्हा ही सर्व नाना रूपात व जाती ते भेदही राहत नाही तेव्हा पुन्हा जग निर्माण करण्याकरता वासनाशक्ती धारण करून ज्या ठिकाणी देव राहतात ते ठिकाण ही मीच श्लोकारसाव हे पार्था मी सूर्यरूपाने ऊन पाडतो मी परजन्य आवरून धरतो व पाडतो मीच अमृत मृत्यू मीच सत म्हणजे विद्यमान असणाऱ्या वस्तू व असत म्हणजे त्यांचे कारण मीच आहे मी सूर्याच्या रूपाने ज्या वेळेस तापतो त्यावेळेस हे जग कोरडे होते आणि पुन्हा इंद्राच्या रूपाने पाऊस पडतो तेव्हा पुन्हा समृद्धी होते ज्याप्रमाणे अग्नीने काष्ठभक्षण केल्यावर तेच काष्ठ पुन्हा अग्नि होते त्याप्रमाणे मरनेे स्वरूप मजेच है या वरुण मृत्यूचार भागती जी जी रूपे हैं ती ती मीच है आणि न मरन ही रूपे सहज मजीच है आता फार बोलून काय संगावे सर्व तुला एकदा संगतो कि व्यक्त आ अव्यक्त रूपे हिमाच है अर्जुना मी नहीं अंते ठिकाण परंतु प्राणी मात्रा से दैव चमत का चमत्कारिक है कि माला पहात नहीं ज्यादा लाटा पाने श्वे कि वा सूरी श्वे ता सर्व जीव, मीज पिता आटाव्याशि आश्चर्य हाँ सकल विश्व आंतरबा है वे जग मद्रूपज है परंतु जीवन से कर्मे तस कड़ता पहा कि माला नहीं अमृताच्या कुपात पडल्यावर ज्याप्रमाणे एखादा मनुष्य आपल्याला बाहेर काढा असे म्हणतो तेव्हा त्या ते अशा त्या अभ्यागायला काय म्हणावे हे किरीटी अन्नाकरता धावणाऱ्या आंधळ्याला चिंतामणी सापडला असता दृष्टी नसल्यामुळे तो जसा त्याला पायाने लोटून देतो त्याप्रमाणे ज्ञानाचा त्याग केला म्हणजे अशी स्थिती होते म्हणून ज्ञानाशिवाय जी कर्मे करावी ती न केल्यासारखी आंधळ्याला गरुडाचे पंख जरी मिळाले तरी त्या नात्याचा उपयोग होणार त्याचप्रमाणे ज्ञानाशिवाय सत्कर्माचे श्रम व्य श्लोकार तीन वेद जाणारे सोमपान करणारे व त्या योगाने निष्पाप झालेले याज्ञिक यज्ञांच्या योगाने माझे पूजन करून स्वर्गप्राप्तीविषयी प्रार्थना करतात व ते दीक्षित पुण्य फल तेथे देवांचे वेदात सांगितल्याप्रमाणे यथाविधी आचरण करतात ते यज्ञ करू लागले म्हणजे तिन्ही वेद संतोष पाहून मान डोरवतात व त्यांच्या पुढे क्रिया ही फलप्राप्तीसह उभी राहते याप्रमाणे यज्ञातील सोमपान करणारे यज्ञ करते म्हणजे दीक्षित जे आपणच रूप होतात त्याने नाव मात्र पुण्य परंतु खरोखर पापाची जोड केली असे सांगत हे ते रुख यजू आणि साम या तिन्ही वेदास जाणून शंभर यज्ञानी माझे यजन करतात परंतु माझ्या प्राप्तीची इच्छा सोडून स्वर्गप्राप्तीची इच्छा करतात अर्जुना ज्याप्रमाणे एखादा हतभाग्य मनुष्य खाली बसून झुळीच्या पदरस गाठी मारतो आणि मग मां भिक्षा मागण्यास निघतो त्याप्रमाणे शंभर यज्ञानी माथे यजन करून ते स्वर्ग सुखाची इच्छा करतात तेव्हा हे पुण्य नसून खरोखर पाप नव्हे म्हणून माझ्या प्राप्तीची इच्छा सोडून जे स्वर्गाला जातात त्यांना अज्ञानी लोक पुण्यमार्ग म्हणून परंतु ज्ञानी जे आहेत ते तो जन्म रूप फेऱ्यात पडून त्याची हानी झाली असे म्हणतातील दुःखाच्या मानाने स्वर्ग प्राप्तीला सुख म्हणता येईल परंतु या दोघोशिवाय हो अखंड आनंददायक व निर्दोष असे जे सुख ते माझे स्वरूप होय हे महावीरा अर्जुना माझ्याकडे येणारा स्वर्ग व नरक हे दोन आडमार्ग असून चोरांच्या वाटायत स्वर्ग प्राप्ती पुण्यात्मक पापाने होते प्राप्ति, पापा, नकल, पापा प्राप्ति होते शुद्ध मी त्याला पुण्य असे जर म्हटले तर जीव तुटणार नाही का परंतु हे आता राहू दे याप्रमाणे हे दीक्षित माझे यजन करून स्वर्गभोगाची इच्छा करतात मग ज्या पुण्याने मी पावणार नाही असे पाप रूप पुण्य प्राप्त करून हौसेने स्वर्गीय जे अष्टमहा जे जेथे भांडारे आहेत अमृताचे कोठारे आहेत आणि ज्या गावात कामधेनुचे कळपच्या कळप आहेत जेथे देवांच्या चाकराना वागण्याकरता चिंतामणीच्या वाटा आहेत व कर्प तरुणचे उपवन आहेत जेथे गंधर्व गायन करत आहेत सरखे अपसरात नृत्य करणार उर्वशी प्रमुख स्त्रिया विलासा करत आहेत मदन सेज घरात चा वायू सारखे धावणारे चाकर आहेत जेथे इंद्राला आशीर्वाद देणार आहेत बृहस्पती सारखे मुख्य ब्राह्मण आहेत व ज्यांच्या पंक्तीला देवमंडळी आहेत ज्यांच्या सगोती लोकपालांसारखे राधे चालत असून जय मिळवलेले पदवीधर सरदार आहेत व उच्च श्रवा नामक खाजगी कोतवाल घोडाय हे असो त्याप्रमाणे जोपर्यंत पुण्याचा अंश आहे तोपर्यंत ते इंद्राच्या सुखासारखे पुष्कळ भोग श्लोकारविसावा ते, ते उन, त्या विस्तीर्ण स्वर्ग लोकाचा उपभोग घेऊन पुण्य संपल्यावर मृत्यू लोकात येतात आणि त्याप्रमाणे तीन वेदात सांगितलेले केवळ कर्म करणारे कामुक लोक जन्म मृत्यूची यातायात पावतात मग त्यांच्या पुण्याची पुंजी समताक्षणीचा अभिमान लोपून ते मृत्यू लोकी माघार येतात ज्याप्रमाणे वेशेच्या पायी सु एखाद्याने आपले सर्व द्रव्य खर्च केल्यानंतर त्याला तिच्या दाराला देखील बोट लावण्याची सत्ता नसते त्याप्रमाणे त्या यज्ञकर्त्याची स्थिती फार लाजीरवाणी होते ती तुला काय सांगू याप्रमाणे ज्यावेळेस जपावयाचे त्यावेळेस मला चुकून ज्याने पुण्यमार्गाच्या आचरणाने स्वर्गप्राप्ती करून घेतली त्यांचे अमरत्व वाया जाऊन शेवटी ते मृत्यूरोखे प परत येतात नंतर मातेच्या उदररूप गुहेत विष्ठेच्या थरात नऊ महिनेपर्यंत उकडून पक्वदशेत येतात आणि जन्माला येऊन मरण पावतात अरे स्वप्नात प्राप्त झालेला ठेवा जसा जागृत झाल्यास सर्व नाही सावतो त्याप्रमाणे यज्ञकर्त्याचे सुख आहे असे समज अर्जुना ज्याप्रमाणे धान्य काढून घेतलेला कोंडा उफणला असता व्यर्थ होतो त्याप्रमाणे वेदार्थ ज्ञानी दरी झाला तरी मला जाणल्याशिवाय त्याचा जन्म व्यर्थ होय म्हणून माझ्या एकट्याशिवाय हे तिन्ही वेदोक्त धर्म व्यर्थ आहेत तेव्हा आता मलाच जाण दुसरे काही मनात आणू नको म्हणजे सुखी होशील श्लोकार्थ सव बावीसावा जे लोक एकनिष्ठ होऊन माझे चिंतन करून माझी उपासना करतात त्या सर्वदा माझ्याशी युक्त असलेल्या निष्काम भक्तांचा योगक्षेम मी चालवतो हे पहा ज्याने आपले चित्त सर्वभावे करून माझ्याच ठिकाणी उभे उकते विकले आहे ज्याप्रमाणे गर्भातील गोळा कोणताही उद्योग करायचे जाणत नाही त्याप्रमाणे ज्यांना माझ्यापासून दुसरे काहीच चांगले दिसत नाही व ज्यांनी माझ्याच करता आपला जीव ठेवला आहे अशा प्रकारे एकनिष्ठ अंतकरण जे मजे चिंतन करूी सेवा करता त्यांची सेवा मीच करतेहुन ज्यास मैं भजनी लगले तो चिंता मैं पड़ी मग जे जे का मनात माला करावे लगते <laughs> ज्याप्रमा पंख न फुटले पक्ष जीवना करता पक्षिनी सारखी खटपट करी कि अपनी तहान भूकते न जाणता आपल्या तान्ह्या लेकरात जे सुखकारक तेच आईला करावे लागते त्याचप्रमाणे ज्यांनी मनापासून सर्व भार मजवर टाकला आहे त्यांचे सर्व इच्छित मीच पूर्ण करतो त्यांना माझ्या ऐक्याची इच्छा झाली तर मी त्यांचे कौतुक पुरवतो किंवा माझी सेवाच करावी ते म्हणतील करा तर त्यांच्या व माझ्यामध्ये प्रेमभाव उत्पन्न करतो याप्रमाणे ते आपल्या मनात जी जी इच्छा करतात ती ती वारंवार मला पुरवावी लागते आणि जे त्यांना दिलेले असते त्यांचे रक्षणही मीच करतो हे पांडवा ज्यांचा सर्व भाव मजवर असतो त्यांचा योगक्षेम मजवर श्लोकारवा अन्य देवतांची भक्ती करणारेही जे लोक श्रद्धायुक्त होत जाते त्या देवतांचे यजन करतात ते, दे हो ते, करता। ते देखील अर्जुना माझेच यजन करतात परंतु हे त्यांचे करणे अविधीपूर्वक म्हणजे अज्ञानपूर्वक असते आता मी सर्व व्यापक रूपाने आहे असे न जाणून प्रत्येक सांप्रदायिक लोक अग्नि इंद्र सूर्य चंद्र यांना मीठ जाणून भसतात ते त्यांचे पूजन खरोखर माझेच होते कारण या सर्व जगात मीठ भरून राहिलो आहे परंतु ते त्यांचे भजन पद्धती नसून चुकलेले असते हे पहा वृक्षांच्या शाखा पाने वगैरे एकाच बीजापासून उत्पन्न झालेली नव्हेत का परंतु पाणी जे घालायचे ते मुळाशीच घातले पाहिजे किंवा दहा इंद्रिय जरी एकाच देहाचे आहेत आणि त्यांनी सेवन केलेले विषय जरी एकाच ठिकाणी जातात तरी उत्तम स्वयंपाक करून तो कानात कसा घालावा आणि फुले आणून डोळ्याने कशी हुंगावी तर अन्न हे तोंडानेच सेवन केले पाहिजे आणि सुवास हा नाकानेच घेतला पाहिजे त्याचप्रमाणे माझी पूजा करणे ती समजून केली पाहिजे एरवी मला न जाणता जे भजन ते करणे तरी असून व्यर्थ हो म्हणून कर्म आचरण्यास ज्ञान ही दृष्टी आहे तर ते ज्ञान निर्दोष असे झाले पाहिजे श्लोकार्थोवीसावा कारण मी सर्व यज्ञांचा भोगता व स्वामी आहे पण हे अन्य देवता भक्त मला तत्त्वत जाणीत नाहीत म्हणून ते मुख्य यज्ञ फला मुक्तात माझी प्राप्ती त्यांना होत नाही अर्जुना एरवी असे पा या सर्व यज्ञोपचारांचा माझ्या वाचून दुसरा कोण भोगता आहे मी सर्व यज्ञांचा आधी आहे व यजनाचा शेवटही मीच आहे परंतु दुर्बुद्धी जे असतात ते मला सोडून इंद्रादि देवास भसतात ज्याप्रमाणे गंगेचे पाणी देव व पितर यांच्या नावाने गंगेचंच अर्पण करतात त्याप्रमाणे ते माझे मलाच देतात पण निराळ भावाने म्हणून पार्था ते कधीही मला, कधी मला पावत नाही मग मनात जी इच्छा धारण करतात त्या ठिकाणी ते जातात श्लोकारवा देवाची उपासना करणारे देव लोक जातात पितृभक्तांना पितृ लोक मिळतो क्षुद्र देवतास भूतांची प्राप्ती होते आणि माझे भजन करणाऱ्या माझी प्राप्ती होते मन माचा इंद्रिय यांच्या योगाने जे दे इंद्रादी देवांचे भजन करतात ते शरीर जाताक्षणीच देवरूप होतात अथवा ज्यांच्या मनाने पितरांची व्रते करण्याचे घेतले आहे त्याना त्यांना प्राणांची पितृरोप प्राप्त होतो किंवा वेताआधी पिशाचे व क्षुद्र देव ही ज्यांची परमदैवते आहेत व ज्याने घातक अशा जारण मारण कर्माने त्यांची उपासना केली आहे त्यांना आवडून जी जेव्हा ती मोडतात तेव्हा इंद्राचे रंक बनतात व ज्या ज्या झाडाकडे पाहतात ती झाडे कल्पवृक्ष्मीची या ठिकाणी प्रतिष्ठा नाही मग अर्जुना मनोभावाने सेवा करून व सर्व अभिमान टाकून ती पाय धुण्याच्या अधिकारास पात्र झाली देवांची उपासना करणारे देव लोकांस जातात पितृभक्तांना पितृलोक मिळतो क्षुद्र देवतादी भूतांचे पूजकास भूतांची प्राप्ती होते आणि माझे भजन करणाऱ्या माझी प्राप्ती होते मन वाता आणि इंद्रिय योगाने जे दे इंद्रादी देवांचे भजन करतात ते शरीरात अथवा व्रते करण्याचे आहे पिशाचे व क्षुद्र देव ही ज्यांची परमदैवते आहेत व ज्याने घातक अशा जारण मारण कर्माने त्यांची उपासना केली आहे त्यांना देहाचा पडदा पडतात प्राप्त होते अकल्प्रमा कर्मे फ मै जी दृष्टि मनाने वर्णन कर सर्वगा व सर्व ठिका माला नमस्कार करता दाने पुण्य वगैरह सर्व का उद्देशा ने करता ज्यामे अध्ययन के लिए अंतरबाह तृप्त ज्याने आपले आयुष्य माझ्याकडेच खर्च केले आहे ज्यांना माझ्याशिवाय दुसऱ्या कसल्याही प्राप्तीची इच्छा नाही आम्ही हरीची कीर्ती वाढवणारे आहोत असा ते अहंकार बाळगतात माझीच इच्छा करून ज्यांची इच्छा पूर्ण होते जे मजवरच प्रेम ठेवून आनंदित होतात जे माझ्याचमुळे वेडावून जाऊन लोकांची परवा पर्वा करीना सेवतात मला जाणणे हीच ज्यांची शास्त्रे आहेत आणि ज्यांच्या गुरुमुखाने ज्यादा गुरु मंत्रा ने माझी प्राप्ति होते व अशा जे सर्व व्यवहार शिविर इतर को ही भजन करीत नहीं मरणा अगोदर मद्रूप होता मरणाशिवा दुसरी कड़े कसे जी यजन करना जे होता मिसत से मिशाने अपलेपणा माला अर्पण के लिए अर्जुना आत्मत्व समर्पण के खरे प्रेम उत्पन्न होसर को ही उपाया मी प्राप्त हो मज विषय ज्ञान जाए तो मन तो खरोखर मजे ज्ञान होत नहीं मी कृतार्थे जो दाखोतो तो कृतार्थ हो तो खरोखर मुक्त हो अथवा किटी आम्मी यज्ञ के आम्ही धर्म केप केमेंट बागत प्राप्ति है ही योग्यता फे वेदा शेषापेक्षा बोल व कि मुखाने को अंत शेष ही ज्यादा अंथरुणा दड़तो वेद ही नती नेतीगे सर तो सनकाधिक पूर्ण ब्रह्मज्ञा ही ज्याच्याविषयी वेडे झाले आहेत तपस्यांची गणती करू लागले तर महादेवाच्या योग्यतेला दुसरा कोण लागेल परंतु त्यानेही अभिमान सोडून ज्याचे पादोदक म्हणजे भागीरथी आपल्या मस्तकावर धारण केली आहे किंवा संपन्नपणात लक्ष्मीपेक्षा कोणी अधिक आहे का तिच्या घरी सिद्धीसारख्या दासी आहेत त्या दासी आपल्या खेळात जी करतात त्यांचे नाव जर अमरपुरी ठेवले तर इंद्रादिक देव हे त्यांच्या घरकुल्यातील बाहुली होणार नाहीत का पुढे त्या सामर्थ्य आहे त्या पट्टरणी श्री लक्ष्मीचीही या ठिकाणी लक्ष्मी प्रतिष्ठा नाही मग अर्जुना मनोभावाने सेवा करून व सर्व अभिमान टाकून ती पाय धोण्याच्या अधिकारास पात्र झाली म्हणून थोरपणा एकीकडे ठेवून व सर्व शास्त्रीय ज्ञान विसरून जेव्हा जगतात नम्रपणाने वागावे तेव्हाच माझी प्राप्ती होते हे किरीटी ज्या ठिकाणी सूर्याचे तेजापुढे चंद्रही रोपून जातो तेथे काजव्याने आपल्या तेजाबद्दल का घमे घमेण त्याचप्रमाणे लक्ष्मीचेही ऐश्वर जेथे शोभत नाही व शंभूचे तपही पुरत नाही त्या ठिकाणी अज्ञाने व हेंद्रा मला कसा जाणू शकेल याकरता सर्व अभिमान टाकून सर्व गुणांचे लिंबल उडकर उतरून आणि संपत्तीचा मध सोडून आपला देह मजवरून ओवाळून टाकला पाहिजे